ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय एकतीसावा श्री भगवंताचे सो धामागमन शुक म्हणाला परीक्षिता नंतर ब्रह्मदेव शिवपार्वती इंद्र इत्यादी देव प्रजापतीसह सनकाधिक मुनी पितर सिद्ध गंधर्व विद्याधर नाद चारण यक्ष राक्षस किन्नर अप्सरा तसेच मैत्रीय भगवंताचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने तिथे आले ते सर्वजण श्रीकृष्णाचा जन्म आणि लीलांचे गायन करीत होते त्यांच्या विमानाने सर्व आकाश भरून गेले होते मोठ्या भक्तिभावाने ते भगवंतावर पुष्प वर्षाव करीत होते सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णाने आपल्याच विभूतीस्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केले आणि आपले कमळनेत्र बंद करून घेतले भगवंताचा श्रीविग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परम मंगलमय असा आश्रय आहे मनु अग्निमय योग धारने तो न जाता थे आपल्या धामा निभुन गेली स्वर्गाधे नगारे बाजू लगे आकाशतुन पुष्प वर्षाव होठोपाठ पृथ्वी वन सत्य धर्म धैर्य कीर्ति आक्ष्मी सुधा निभुन गेली जेवं भगवान अपने धाम प्रवेश करू लगे ब्रह्मदेव इत्यादि देवसुद्धा मनाला ही न कहना तना पहू शकलेत घटने से तिशय आश्चर्य वाटले जेव्हा ढगामधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते माणसांना तिचे जाणे कळत नाही त्याचप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाहीत ब्रम्हदेव शंकर इत्यादी देव भगवंताची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांची स्तुती करीत आपापल्या लोके निघून गेले परीक्षिता एखाद्या नटाप्रमाणे भगवंताचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे निरनिराळ्या लिला करणे व अंतर्धान पावणे सर्व जान मये ने के अभिनय है जगह की निर्मित कर प्रवेश कर विहार करता संहार कर शरणागत वत्सल जय यमुरी गेरुपुत्राला शरीराने घेवन आह्मास्त्रा ने जराजे शरीर ज्यादा जीवंत सुधा महाकाल भगवान शंकरान ज्या युद्धा जिंकले स्वतः अपराधी व्याधा ही स्वर्गाला स्वर्गा ते स्वतःच्या रक्षणाला असमर्थ होते काय संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण व सर्व शक्तींना धारण करणारे भगवान आपले शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते कारण आत्मनिष्ठ योग्याने मर ते शरीरात गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसे राहावी याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता जो पुरुष प्रातकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधान गमनाच्या या कथेचे एकाग्रतेने भक्तीपूर्वक कीर्तन करेल त्याला भगवंताचे तेच सर्वश्रेष्ठ परमपद प्राप्त होईल इकडे दारू भगवान श्रीकृष्णांच्या विरहाने व्याकुळ होऊन द्वारकेला आला आणि त्याने वसुदेव व बोग्रेसेन याला साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण आसरूने विजवून टाकले परीक्षिता त्याने यादवांच्या विनाशाचा सर्व व्रतांत सांगितला तो ऐकून लोक अतिशय दुःखी झाले आणि काही शोकावेगाने मूर्छितही होऊन पडले श्रीकृष्णांच्या वियोगाने व्याकुळ झालेले ते लोक कपाळ वडवून घेत जिथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते तिथे तात्काळ जाऊन पोहोचले देवकी रोहिणी आणि वसुदेव आपले पुत्र श्रीकृष्ण व बलराम तिथे न दिसल्याने शोकावेगाने बेहोश झाले भगवत विरहाने व्याकुळ होऊन त्यांनी तिथेच प्राण सोडले काही स्त्रियांनी आपापल्या पतींची प्रेती ओळखून त्यांना हृदयाशी धरली आणि त्यांच्याबरोबर त्या चथेवर चढल्या बलरामांच्या पत्न्यांनी त्यांच्या शरीराला कवटाळून वसुदेवांच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंताच्या सुनाने प्रद्युम्न इत्यादी पतींच्या देहासून अग्निमधे प्रवेश केला भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी अर्जुनाने त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपर उपदेशाचे स्मरण करून आपले मन सावरले अर्जुनाने वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंत्यक्रिया विधीपूर्वक क्रमशः करत भगवंतानी सोडलेली द्वारका समुद्राने त्यांचे निवासस्थान सोडून एका क्षणात सगळी बुडवून टाकली भगवान श्रीकृष्ण तिथेच अजूनही सदैव निवास करतात ते स्थान केवळ स्मरणाने सर्व पाप ताप नाहीसे करणारे आणि सर्व मंगलाचेही मंगल करणारे आहे तिथे ज्या स्त्रिया मुले वृद्ध इत्यादी वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्र आला तिथे सर्वांची यथायोग्य व्यवस्था लावली आणि अनिरुद्धाचा पुत्र वज्र याला तिथे राज्याभिषेक केला राजन तुझा आजोबाना अर्जुना कड़ी यादव संहार समझलायापापासन मुक्त हो मनुष्य भगवान श्रीहरिंदर अवतार आद्भुत लीला तशाच परमय बाल लीला ज्यादा व अन्य पुराण वर्णन के श्रवण पठन करतु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 त्यास व्यसने साथी ही, प्रोग्राम करून करून सा विचार साहित्य सक्सेसफुल सीडी है मैनेजमेंट एंड स्किल विकसान सावना बल कसे मिले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 अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अगदी आपण म्हणतो ना जो जे वा तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील तैं त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन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 अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच मनी कोर्स चेंज युवर सेल्फ माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाइफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा